पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील प्रकरण पंधरावे या जागा मानाच्या नसून माऱ्याच्या आहेत पंधरा सोळा जानेवारी एकोणीशे नाशिक जिल्हा निवडणूक प्रचार दौऱ्यातील भाषण प्रिय बंधू भगिनींनं आजच्या प्रसंगी तुम्ही येथे बोलविण्याचे कारण प्रसिद्ध झालेल्या हस्ताफराद्वारे तुम्हीच कळविले आहेत मुंबई कायदेमंडळाच्या आगामी निवडणुकीत आपण कोणास मतदिवून निवडून आणाव याचा विचार आपणास करावायचा आहा या देशात अनेक राजे होऊन ग्रजांनीही येथे येऊन उन्नीपुरी एकशे पन्नास वर्ष झाली आहा या एकशे पन्नास वर्षाच्या इंग्रजांच्या कारकिर्दीपैकी सुमारे साठ वर्षापासून ही काउन्सिली अंमलात आली आह व या काउन्सिलद्वारे जनतेन प्रतिनिधी आपल्या लेखांची घराणी सरकारकड़ मांडल्या आह परंतु आठ कोटी अस्पृश्य मांडलेल्या वर्गातर्फे त्यांची घराणी मांडणारा त्यांचा प्रतिनिधी असा वा जगाच्या इतिहासात आतापर्यंत घडली नाही ती गोष्ट आपल्या प्रयत्नांनी झालिती आह एत्या एप्रिल एकोणीश सदतीसपासून सुरु होणाऱ्या कायदेमंडळासाठी नाशिक जिल्ह्यातील लोकास एक प्रतिनिधी पाठविण्याचा अधिकार मिळाला आह आता जे कौन्सिल भरणार आह त्यात आपल्या सुखदुःखाची दाद लावण्याची संधी प्राप्त झाली आह आतापर्यंतचा शिरस्ता आपले गाराण सरकारी अधिकाऱ्यांमार्फत मांडण्याचा असु यापुढे आपराणे कायद्रमंडळाकड़ करावी लागेल आपल्या सर्व सुखदुःखांचा येथे विचार होणार आह अशा कायदेमंडळाच्या रिंगणात तुमच्यातर्फे जाणारा मनुष्य चांगला मजबूत असला पाहिजे या जागा मानाच्या नसून माऱ्याच्या आह कायदेमंडळात जाणारा मनुष्य हा स्वतःसाठी जात नसून आपल्या समाजासाठी जात आह समाजहिताच्या दृष्टीनं उद्भवणाऱ्या प्रश्नांचा सा। साधक बाधक विचार करून कायदेमंडळात आपल्या वतीनं लढणारा मनुष्य आपण निवडून द्यावायचा आह कायदेमंडळ हे आपल्या बचावाच साधन आह आपल्या जिल्ह्यातील पश्चिम भागातर्फे एक प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार तुम्ही मिळाला आहे या एका जागेसाठी श्रीभाऊराव गायकवाड व रामचंद्र रोकडे असे दोन उमेदवार उभे आहेत या दोघांनाही तुम्ही चांगल्या तऱ्हेने ओळखता तेव्हा याबाबतीत मी शिफारस करण्याचे प्रयोजन नाही या कायदेमंडळाद्वारे महार लोकांच्या वतनाचा विचार होणे जरूर आह तुम्ही जमिनी नसल्याने पडीत असलेल्या जमिनी तुम्ही हव्या आपला समाज शिक्षणात मागासलेला असल्याने आपल्या मुलाबळांना योग्य असे शिक्षण मिळाले पाहिजे गरीबी असल्यास सरकारी स्कॉलरशिप मिळाल्या पाहिजेत तुम्ही अस्पृश्य लेखल्यामुळे तुमची झालेली कुचंबना थांबविण्यासाठी अस्पृश्यता निवारणाविषयी कायदा होणे जरूर आहे आपल्या लोकांची सरकारी नोकरीत योग्य त्या प्रमाणात भरती होणे जरूर असल्याने त्याबाबत तशी तरतूद झाली पाहिजे अशा एक ना दोन शेकडो गोष्टी या कायदेमंडळाद्वारे झगडून मिळवल्या पाहिजेत हे कार्य या दोन उमेदवारांपैकी कोण करील असे तुम्हाला वाटते नेहमीच्या व्यवहारात आपण असे पाहतो की जर एखाद्या इस्मास घर बांधायचे असल्यास सुताराची गरज लागली तर तो सुताराचे काम जाणतो त्यासच आपण त्या कामी लावतो गवंड्याच्या कामासाठी गवंडी काम करणाऱ्यासच नेमतो तद्वतच कायदेमंडळात व्हायची कामे कोण चांगल्या प्रकारे करील हे तुम्ही विचार करून ठरविणे अत्यंत जरूर आहे तेथे अंगाजांद्यांचा पाहता कामा नये सोयराधार्याचे नाते ओळखता कामा अगर आपापसातील द्वेषाने प्रेरित होऊन सुडाच्या भावनेने कामा कामान आपली गाराणी कायदेमंडळात मांडून जो ती निवारण करील असे तुम्हाला वाटते त्यासज असंच आपण मते देऊन निवडून आणणे जरूर आह जो मनुष्य कायदे कायदेमंडळासाठी लायक असेल त्यासज कायदे कायदेमंडळात पाठवा आता आपल्यापुढे एका जागेसाठी उभ्या राहिल्या दोन उमेदवारात जास्त लायक कोण हे पाहणे अत्यंत जरूर आह श्री बावराव गायकवाड यांनी ग्रिक वर्ष केलेली सार्वजनिक सेवा मशूर आह लोकल बोर्ड व नाशिक म्युन्सिपालिटीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर गेली काही वर्ष जबाबदारीची कामे त्यांनी कली आह आपल्या जिल्ह्यातील लोकांची घराणी सरकार दरबारात मांडून ती निवारण करण्याच प्रयत्न गेल्या सहा सात वर्षापासून त करीत आह नाशिक जिल्हा हा अस्पृश्य माग असलख्खा समाजाच्या चळवळीच केंद्र झालिग्छी पाच सहा वर्ष या जिल्ह्यात चळवळीचा किती मोठा धुमाकूळ माजला होता याची जाणीव तुम्हाला सर्वांना आह त्या सर्व चळवळीत त्यांनी मार्याचा व जबाबदारीच्या जागी उभे राहून कलि सेवा तुमच्या नजरेपुढ आहच त्या चळवळीत कित्यक्कप्रसंगी मारहाण तर कित्यक्क प्रसंगी सरकारकडून दंड तर कित्यक्क प्रसंगी तुरुंगवासाच्या सक्त मजूरची शिक्षाही त्यांनी भोगल्या आह श्री भाऊराव गायकवाड यांची कामगिरी लक्षात घेऊनच स्वतंत्र मजूर पक्षातर्फ मी त्यांच नाव सुचविल आह श्री गायकवाड यांच्याविरुद्ध श्री रामचंद्र रोकड़ उभ्या आह त मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या वेळी कोठे जोडून बसले होते सार्वजनिक सेवा म्हणून ज्याला म्हणतात ती काहीतरी त्यांच्या पाठीशी आहे काय एकोणीसशे पस्तीसच्या इंडिया अॅक्टात स्पष्टपणे म्हटले आहे की यापुढे मुंबई कायदेमंडळाच्या सभांचे कामकाज इंग्रजीतून चालेल जर आपले काही गाराणे कायदेमंडळापुढे मांडणे असल्यास ते इंग्रजीतूनच मांडले पाहिजे असा स्पष्ट निर्बंध आहे असे असता आपले गाराणे इंग्रजीतूनच मांडणे इतके श्री रोकडे यांना येते काय रोकडे यांनी प्रसिद्ध केलेल्या विनंतीपत्रात ते म्हणतात की मी कोणत्याही पक्षातर्फे अगर संस्थेतर्फे उभा नाही जर रोकडे कोणत्याही पक्षातर्फे उभे नसतील तर मग त्यांच्या कार्यात त्यांना कोण मदत करणार ना पशु, नी ना पक्षी म्हणविणाऱ्या वटवागुळासारखी स्थिती अशा इस्माची झाल्याशिवाय राहील काय त्यापेक्षा सर्व काँग्रेस अगर अशाच इतर संस्थेतर्फे रोकडे उभे राहिले असते तर एकवेर पवडले असते परंतु ना ही धड ना ती झड ही स्थिती बरी नाही वरील सर्व गोष्टींचा विचार करता उभे राहिलेल्या कायदे कायदेमंडळासाठी लायक कोण आणि नालायक कोण हे शोधून काढणे अत्यंत सोपे झाले आहे कारण श्री भाऊराव गायकवाड व श्री रामचंद्र रोकडे यांची सार्वजनिक कार्याच्या दृष्टीने हुशारीच्या दृष्टीने कर्तबगारीच्या दृष्टीने अनुभवाच्या दृष्टीने शिक्षणाच्या दृष्टीने सर्वतरेने तुलना करता कहा, कहा राजा कहा पोतराजा कोठे पर्वत कोठे खडा कोठे सोने तर कोठे कथील कोठे घोडा तर कोठे गाढव इतके अंतर उभय उमेदवारात आहे ही गोष्ट सूर्यप्रकाशात इतके स्पष्ट आहे असे असता तुम्हाला भुचकाळात पडण्यासारखे काय आहे तरी सर्वांनी आपली चारही मते श्री भाऊराव गायकवाड यांनाच द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो मला असे कळले आहे की काही विरोधकांनी आपल्याकडे मते मागण्यासाठी आले असता दोन श्री गायकवाडास द्या व दोन मतेस्त्री रोकड्याच द्या अशी विनंती करीत फिरत आहेत कारण दोन्ही उमेदवार जातीचीच लेकरे आहेत असेही ते प्रचारक सांगत फिरत असल्याचे समजते बद्दल मला तुम्हाला स्पष्ट सांगावेचे आहे की या जिल्ह्यातर्फे आपल्याला एकच इसम निवडून द्यायचा असल्याने मतांची अशी विभागणी करून भागणार नाही आणि जर आम्ही तुम्हास दिलेल्या एका जागेसाठी मिळालेली मते अशी निरर्थक वाटू लागतात तर त्यात तुमचा आत्मगात आहे मोठे असे नुकसान आहे हे विसरून चालणार नाही तसेच तुमच्या या मतांकरता लोक तुम्हाच पैशांची लालूच दाखवितील कामापुरता मामा या न्यायाने गोड थापा मारतील परंतु तुम्ही कोणतेही मोवास बळी पडू नका मताचा मिळालेला अधिकार हे तुमच्या मुक्तीचे साधन आहे मुक्तीचे मिळालेले साधन जर तुम्ही पैशासाठी विकाल तर मग तुमच्यासारखे आत्मघातकी समाजद्रोही व मूर्ख तुम्हीच यासाठी बंधूंनो आणि भगिनींनो कोणत्याही स्थितीत तुम्हाच मिळालेला हा अधिकार पैशावरी विकू नका अशी नम्र सूचना आहे मी काल येथे श्री रोकडे हे फार श्रीमंत आहेत म्हणून त्यांना मते द्यावीत म्हणून काही लोक म्हणत असल्याच मी ऐकले याबद्दल मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की बाबांनो कायदेमंडळ ही काही श्रीमंतांची प्रदर्शने मांडण्याची ठिकाणी ते गरीब अगर श्रीमंत हा भासून ज्याची तरवार खंबीर तो हंबीर या न्यायान कायदेमंडळात आपल्या पक्षाच्या वतीन भांडणारा रस्त्यावरचा भिकारी हा श्रीमंतीत आणि ऐशारामात लोळणाऱ्या नादान आईदी व मुक्या श्रीमंतीपक्षा अनेक पटीन श्रेष्ठ आह कायदेमंडळात निवडा वयाच्या लायकी ही, श्रीमंतीवर अधिष्ठित झाली आहे। नुसत्या श्रीमंतीवर भूलण्याचे काही ना कारण नाही कारण संभाजी रोकड़े यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसा त्यांच्या मुलाकड़े गिलिला आहा श्रीमंत धोंडीबा रणखांब्यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसा त्यांच्या मुलाकड़च गिला आह माझ्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसा त्यांच्या मुलाकड़ गिला आहा श्रीमंत धोंडीबा रणखांब्यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसा त्यांच्या मुलाकडेच गेलेला आहे माझ्या निधनानंतर माझ्या मुलाकडेच जाईल जर असे आहे तर मग श्रीमंतांच्या तुम्हा आम्हाला काय की ते लोक असे म्हणतात की कायदेमंडळात अत्यंत हुशार आणि कर्तबगार लोकांची जरुरी आहे असे नाही मराठा समाजाच्या उमेदवाराकडे व मागे कौन्सिलर असलेल्यांकडे पाहिल्यास गोष्ट दिसून येईल यावर माझे असे म्हणणे आहे की मराठ्यांचा एखाद्या वाटोला पगडीचा व अडाणी इसम कायदेमंडळात गेला तरी चालेल परंतु तुमचा मनुष्य मात्र तसाच पाठवून बागणार नाही तर तो त्यापेक्षा पंधरापट हुशार व कर्तबगार असावयास हवा आपल्या या नाशिक जिल्ह्यात गायकवाड रनखांबे हे दोघेही कार्यकर्ते असताना भाऊराव गायकवाडचीच निवड का केली याबद्दल बराच संशय माजल्याचे माझ्या ऐकव्यात आह आपल्या नाशिक जिल्ह्यातील दोन इसम गायकवाड रणखांबे हे कायदेमंडळात आणण्यास लायक आहेत ही गोष्ट खरी म्हणूनच चार दिवस असताना मी स्पष्टने सांगितले की नाशिक जिल्ह्यातर्फे कायदे मंडळाच्या निवडणुकीस रहावे हे तुम्ही उभयता आपापसात ठरवून मला कळवा तसेच तुम्ही उभयतात जर निर्णय ठरला नाही व निकाल देण्याची पाळी माझ्यावर आली तर मात्र मी भाऊराव गायकवाड यांच्या बाजूने मत देईन असे रणखांबे यांनाही सांगितले या उभयतात अधिक लायक कोण हे तुमच्यापेक्षा मी चांगले जाणतो आतापर्यंत अमृतराव रणखांबे यांनी अध्यक्ष व स्वागताध्यक्ष म्हणून अनेक सभात जी भाषणे केली ती अमृतरावांची नसून भाऊराव गायकवाडांनी लिहून दिली आहे हे मी जाणतो रणखांब्यांचा बोलविता धनी वेगाच असल्याची मूळ कथा मला पूर्णपणे माहीत आहे व म्हणून अमृतराव रणखांब्यांपेक्षा भाऊराव गायकवाड मला अधिक लायक वाटतात दुसरे असे की रणखांबे यांनी राजी कुशीने अंमळपाणी न करता स्वतःच्या सैन्यपत्र पाठवून मला स्पष्टपणे कळविले आहे की कायदेमंडळात नाशिक जिल्ह्याच्या राखीव जागेसाठी श्री भाऊराव गायकवाड यांनास द्या असे असता आज श्री रणखांबे यांनी श्री गायकवाड यांच्या उमेदवारीस मदत कराव्यास हवी आहे परंतु प्रत्यक्ष तसे न करता अगर तटस्थै राणखांबे उघडउघड भाऊराव गायकवाड यांच्या उमेदवारीस विरोध करीत आहेत यास काय म्हणावे तसे पाहता रणखांबे घराण्याच्या व रोकडे घराण्याच्या माझ्या माहितीप्रमाणे गेली सात आठ वर्ष काही कारणामुळे वाद होता उभयता सलोखा अगर प्रेमभाव तर मुळीच नव्हता असे असता रणखांबे यांचे नाव मी कायदे मंडळासाठी सुचविले नाही म्हणून गेली काही वर्ष भावाभावाप्रमाणे व गुन्ह्यागोविंदाने राहिलेल्या गायकवाडाविरुद्ध रणखांब्यांनी जाऊन विरोधी गटाच्या गळ्यात मिठ्या माराव्यात व ज्याला आजपर्यंत मित्र म्हणून घेतले त्याला विरोध करावा हे रणखांब्यांचे करणे न्यायाचे नाही अयोग्य आहे नाशिक जिल्ह्यात असलेली संघटना दुभंगून जो निरर्थक बेवनाव व बखेडा माजविला आहे त्यास श्री रणखांबे जबाबदार आहेत माझे वाचण संपविण्यापूर्वी मला तुम्हाला एक आग्रहाची विनंती करावायची आहे की तारीख सतरा जानेवारी एकोणीशे बुधवार रोजी मतदार बंधू भगिनींनी आपल्या स्वतःच्या खर्चाने अगर पायी पोलीस स्टेशनवर जाऊन आपली चारही मते स्वतंत्र मजूर पक्षातर्फे मी उभे केलेले उमेदवार भाऊराव गायकवाड यांनाच द्यावीत त्यांची निशानी घोडा असून घोड्याच्या चित्राच्या उजव्या बाजू चार फुल्या कराव्यात